गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय चौथा ओवी 151 एक एकावन एक माझ्या भक्तांवर विघ्न कसली येणार असे जर म्हणशील तर हे देवाधि देवा तेही सांगतो ऐक स्वर्गसुखाला लाथा मारून म्हणजे तुच्छ लेखून जे भक्त तुझे पद प्राप्त होण्यासाठी निष्काम भजन करतात त्यांच्यासाठी देव अनेक प्रकारची विघ्ने तयार करतात आमचे उल्लंघन करून हे अच्युत होतील, म्हणजे मुक्त होऊन परमात्म स्वरूप बनतील या भीतीने देव त्यांच्या मार्गात अनेक विघ्ने हवी देता ते पूर्णत्वाला जाऊ पाहतात म्हणून इंद्रादी देवांचा क्षोभ होऊन ते अनेक विघ्ने त्यांनी पाठवतात यासाठी विघ्ने आपण होऊनच त्यांना छळावयाला धावतात पण तू ऋषिकेश रक्षण करणारा असता ते विघ्नांकडून पराभव पावत नाहीत जे सकाम कल्पना सोडून तुझ्या चरणी रत होतात त्यांचे तू नारायण आठही प्रहर रक्षण करतोस भक्त जेव्हा विघ्नाने कासावित होतो तेव्हा हे ऋषिकेशा धाव असा ते धावा करतात तेव्हा त्याच्या हकेला तू धावून जातोस कारण तू निष्ठुर नाहीस भक्तांजवळ विघ्न येण्याच्या आधीच तू रात्रंदिवस त्यांचे सोहोबाजूंनी रक्षण करीत असतोस विघ्न रागाने त्यांचा छळ करण्यास जाऊ लागले म्हणजे त्या विघ्नातच तुझे स्वरूप प्रकट होते त्यामुळे तुझ्या भक्तांना विग्नाचा प्रताप किंचितही बाधत नाही काम जो हरिभक्तांना छळावायला जातो तो हरीच कामाच्या हृदयात वास करतो त्यामुळे ते विघ्नच निर्विघ्न होऊन तुझ्या भक्ताला स्वप्नातही त्याचे भय बाधत नाही विघ्न विरोध उत्पन्न करते पण गोविंद त्या विरोधाला अंतर्बाह्य व्यापून राहतो त्यामुळे विरोधच महाबोध बनतो तो तुझ्या भक्ताला आनंदाचा कंदच वाटतो तुझ्या चरणांवर ज्याचा भाव असतो त्याला विषयातही परमार्थ स्पष्ट दिसतो याप्रमाणे आपल्या भक्तांच्या भावबळाने तू समर्थ सतत त्यांचा सहाय्य करता होतोस तू तु रक्षण करणारा समर्थ असल्यावर तुझे भक्त सर्व विघ्नांना जिंकून इंद्रपदावरही पाय देऊन तुझ्या कृपेने परमपदाला प्राप्त होतात देव त्यांचे रक्षण करतो अहो पण देव ज्यांचा रक्षक असतो त्यांनाही छळावयाला विघ्ने धावतात मग जे सकाम पुरुष असतात त्यांची गती काय विचारावी असे म्हणशील तर हे राजा ऐक मनात विषयांची इच्छा धरून जे इंद्रादी देवतांना हवीर भाग देतात जे यज्ञ यागादी करतात त्यांना देव विघ्न करीत नाहीत इंद्र यज्ञ करणाऱ्यांचा आहे कामना ठेवून यज्ञ करणारी सर्व त्याची प्रजा आहे ते उत्तम यज्ञ भाग त्याला अर्पितात आणि असे भाग मिळाल्यावर देव त्यांना विघ्न करीत नाहीत आता कामाधिक त्याची विटंबना करतात म्हणून म्हणशील तर सांगतो निष्काम पुरुषाच्या वाटेला ते कधीही जात नाहीत जे स्वभावतःच कामवश असतात व सर्वदाच सकाम कर्मे करतात व जे मज कामाच्या वश होतात ते तपाचा व्यय करून भोग भोगतात आणि जे क्रोधाच्या हाती सापडतात ते व्यर्थ आपल्या समुद्राप्रमाणे पाऊस अंतर्बाह्य प्राण यामुळे होणारे कष्ट तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रियांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात परंतु ते पुन्हा गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवतात प्राणायामाने प्राण व अपान त्यांच्या घेऊन वायू वृष्टी शीत उष्ण यात सहन करून जे अनुष्ठानात गुंतात सुधा व तृषा यांचे नियमन करून जिव्हा उपस्थ यांना स्वाधीन ठेवून मज कामाला जिंकले आहे असे मानून निष्कामत्वाच्या अभिमानाने उन्मत्त होतात ते अल्प अपमानानेही क्रोधवश होतात व शाप देऊन संपत्ती फुकट गमावतात सकाम अनुष्ठानाने ते स्वर्गातील फुलांच्या माळा चंदन अप्सरा व अमृत इत्यादी भोग कामाच्या आसक्तीने भोगतात पण जे मजकामाची उपेक्षा करतात ते क्रोधाला वश होतात व घोर शाप देऊन आपल्या तपाला आचवतात जे अपार सागर तरून जातात तेही जसे गायीच्या उमटलेल्या पावलात बुडावे तसे मज कामाला जिंकून जातात व क्रोधाकडून स्वतःला नागवून घेतात मज कामाची कामवृत्ती पूर्ण न होणे हीच क्रोधाची दृढ स्थिती आहे पण ते दोघेही अभक्तांना पीडा देतात हरिभक्ता त्यांचे काहीही चालत नाही आणि तुझ्या भक्तांपुढेही जर कामक्रोधाधिकांचे काही चालत नाही तर भक्तपती जो तू नारायण त्या तुला आमची पीडा कशी होणार तुझा महिमा न जाणता आम्ही तुझ्यापाशी आमच्या स्वभावानुरूप वागावयास आलो पण हे कृपाळू पुरुषोत्तमा तुझ्यापाशी नित्य क्षमा आहे ते अशी स्तुती करीत असताना सर्व नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्रालंकारांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रकट करून दाखवल्या त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या अपकार करणाऱ्यांवर उपकार करणे यासच निर्विकार शांती म्हणतात त्या शांतीचीच परिपक्व अवस्था कामादी विघ्न करत्यास हरिने दाखवली तेव्हा आपापली स्थिती सांगून कामादिक जो स्तुती करीत आहेत तोच त्यांनी एक मोठे आश्चर्य पाहिले त्यांना तेथे अति अद्भुत स्त्रिया अकस्मात दिसल्या त्यांचे स्वरूप लक्ष्मीपेक्षाही सरस होती त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या नारायणाची लीला अगाध आहे त्याने हा चमत्कार कसा दाखवला पहा त्या स्त्रियांच्या पुढे नाही, दिव्या पुढे जसा काजवा तशा निस्तेज झाल्या इंद्रांच्या सेवकांनी जेवा लक्ष्मी समान असणाऱ्या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने त्या मोहित झाल्या या स्त्रिया दृष्टी स्पडताच काम भूमीवर मूर्छितच पडला वसंत घटागट लाल घटू लागला क्रोधाचे डोळे ताटले भ्रमर विसरले, कोकिळा आपला पंचम स्मर विसरल्या प्राण संचार विसरला व देवानुचर भुलून गेले त्यांच्या स्वरूपा अप्सरा दासी शोभू लागल्या त्यांना अत्यंत लाज वाटून त्यांची तोंडे काळ त्या स्त्रियांच्या अंगाचा जो परिमल सुटला होता त्याने वसंत भुलला त्यांच्या अंगवायूचा सुगंध युक्त स्पर्श होताच मलय पर्वतही भ्रांत झाला जे आपल्याला भुलवण्यास आले त्यासच योग माया दाखवून ज्याने भुलवले त्या नारायणाची विद्या योग सामर्थ्य किती अद्भूत असले पाहिजे रंभा तिलोत्तमा इत्यादी अप्सराफार सुंदर म्हणून प्रसिद्ध आहेत तरी समुद्रमंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या रमेने आपल्या सौंदर्याने त्यांना जिंकले पण नारायणाने उत्पन्न केलेल्या या स्त्रिया त्या रमेहूनही निरूपम होत्या मान खाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश म्हणाले जी तुम्हाला अनुरूप वाटेल अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल ते अत्यंत आश्चर्य पाहून कामाधिकास मूर्चेने घेरले तेव्हा त्यांना नारायण हसून बोलला आम्ही तुमचे पूजन अवश्य करावे तुम्हाला काही आहेर द्यावा इंद्राला संतोष विमानाला कारण होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखी जी सुंदर असेल तिलाच स्वीकारा किंवा या तुपाने हीन कोणीच नाही सगळ्यात सौंदर्यपूर्ण आहेत आमच्या योग्य कोणीच दिसत नाही मग कसा अंगीकार करावा असे जर म्हणाल तर तुमच्या अनुरूप नसली तर नसली सगळ्यात जर लावण्य संपन्न असल्या तर त्यापैकी एकीची तरी निवड करा म्हणजे ती स्वर्ग लोकाला भूषण होईल असे नारायणाचे वचन ऐकून त्या सर्वांना फार हर्ष वाटला आणि त्यांनी साष्टांग नमस्कार करून त्यांचे शब्द शिरसावंद केले ठीक आहे असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंताच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले ते ऐकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला याप्रमाणे नारायणाचे वचन ऐकून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून कामादिगण उर्वशीला पुढे घालून परत जाण्यास त्वरेने निघाले नारायणापाशी त्यांच्या मांडीला स्पर्श करून उभी होती म्हणून तिला उर्वशी हे नाव पडले व उर्वशीला म्हणू लागले ते सर्व देवदूत स्वर्गाला जाऊन पोचले आणि इंद्राच्या सभेत नारायणाच्या अद्भुत शक्तीचे वर्णन करू लागले त्यांनी नारायणाचे अत्यंत शुद्ध चरित्र सांगितले ते ऐकून सर्व देव अत्यंत विस्मित झाले उर्वशीला पाहून तर इंद्र इतका मोहित झाला कि वर्षानुवर्षे तो सभेत जाण्याचेही विसरला ही नारायणाच्या पहिल्या अवताराची कथा आहे हे राजा आता यापुढील अवतारांचा अपूर्व वृत्तांत ऐक आपल्याला छळणारांचाही सत्कार करणे हे पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण आहे तू कदाचित यावर म्हणशील की प्रेमाने भगवतभचन करू लागले असता इंद्र पूर्वोक्त प्रकारे विघ्न करतो नारायण चैतन्य घन असल्यामुळे त्याने त्या सर्व विघ्नांचा पराभव केला पण इतर सामान्य भाळेभोळे लोक भक्ती करू लागले असता जेव्हा त्यांना अशी विघ्ने छळू लागतात तेव्हा भगवत प्राप्ती होणे केव्हाही शक्य नाही पण असा विकल्प तू मनात धरू नकोस ब्रेवापासून तृणापर्यंत सर्व भूतांचे नुसत्या नेत्र कटाक्षाने नियमन करणारा जो भगवंत भगवान त्याचे भजन करू लागले असता विघ्ने काहीही करू शकत नाही ज्याच्यामुळे इंद्राला इंद्रत्व प्राप्त होते त्या नारायणाच प्रेमाने भक्ती करणार नाही त्याने विघ्नांसही पूर्णपणे भुलवले त्या नारायणाचे नित्य स्मरण करीत असता विघ्ने धाकाने पळून जातात हरिनामाने भक्तांचे संरक्षण होते भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतो त्याच्या अवताराचे जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले विदेहर, विदेहराज हंस दत्तात्रेय सनकादिक आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात साधनांचा उपदेश केला आहे त्यांनी अवतार घेऊन मधुकैट नावाच्या व त्यांच्या त्या, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने हरीने हंसावतार घेऊन आत्मयोग सांगितला ज्या हरीचे नित्य नामस्मरण केले असता महाविघ्ने जळून भस्म होतात अवतार कृत्य नाव ऐकताच कृतांत काळही पळू लागतो ज्याच्या नामस्मरणाने जन्म मरण नाहीसे होते तो श्रीदत्त अवतार साक्षात परब्रम्ह आहे जे नैष्ठिक ब्रह्मचारी ज्यांच्या ब्रह्मचार्याचा भंग स्वप्नातही होत नाही म्हणून ज्यांना कुमार म्हणतात ते सनकादिकही भगवतअवतार रूपच आहेत आणि नारायणाला जाणणारा आमचा पिता जो ऋषभ तोही भगवाना स्वशाने अवतार घेतो तोच स्वतः श्रीकृष्ण हैग्रीव अवतार घेऊन मधुक कैटब राक्षसांचा नाश करून मधुसूदन नावाने प्रसिद्ध झाला त्यानेच पुढे शंखासुरादी राक्षसांना मारून व बुडालेल्या श्रुतींचा वेदरक्षणासाठी उद्धार करून त्या ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केल्या प्रलयाच्या वेळी अवतार घेऊन त्यांनी मनु पृथ्वी आणि वनस्पतिंचे रक्षण केले तसेच वराह अवतार घेऊन पृथ्वीचा रसातलातून उद्धार करते हिरण्याक्षाचा संहार केला कुर्मावतार धारण करून अमृत मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरी पासून सोडवलेल्यासह रक्षण केले कुर्मावतारात त्यानेच आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण करून क्षीरसागराचे मंथन करून देवांना अमृत अर्पण केले हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वी रसातळाला नेली तेव्हा त्या प्रभूनेच वराह अवतार धारण केला त्या श्वेत वरा मूर्तीची पृथ्वी देवीने पूर्ण भक्ती केली तेव्हा त्या दैत्याला मारून पृथ्वीचा उद्धार केला तिला वर काढले व परमशांती दिली दिनांच्या रक्षणासाठी गडबडीने वैकुंठातून उडी टाकूनही गजेंद्राला नकराच्या मिठीतून सोडवले व त्यानेच आवडीने त्याचा उद्धार केला एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृश झाले होते ते जेव्हा कश्यप ऋषीसाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडले त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले वृत्रासरा मारले तेव्हा इंद्राला ब्रम्ह दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले तसे जेव्हा असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केले तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडवले भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्य ठार मारले एकदा मार्कंडेय ऋषी प्रलयकाळच्या महापुरात बुडत असता त्याने भगवान वनमाळीचे स्मरण केले त्याबरोबर वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवानाने तात्काळ त्याला तारले ऋषीश्वराने रुश, शालीग्रामाची पूजा केली असता नळ नावाच्या वानराने आपल्या स्वभावानुरूप ती पूजा समुद्रात फेकून दिली ते पाहून ऋषीश्वराने तुझ्या हातून शिळा बुडणार नाही असा रागाने शाप दिला तेव्हा शालिग्राम सागरावर तरंगताना दिसले आणि ऋषीश्वर ते काढावयास समुद्रात शिरले पण समुद्राच्या लाटात सापडून घाबरले तेव्हा सर्वांच्या दुखाचे निवारण करणाऱ्या हरीची त्यांनी स्तुती केली त्याबरोबर हरी तेथे अवतरला व त्याने त्या पूजेसह ऋषींना तारले इंद्राने वृत्रासुराला वज्राघाताने मारले त्यामुळे त्याला ब्रह्महत्या लागली त्या दोषाने तो अंधतमनामक नरकात निश्चयाने बुडत होता इतक्यात श्री अनंत तेथे अवतरला आणि त्याची ब्रम्हत्या स्त्रिया नद्यांचे नूतन जल अग्नी व गोमुख अशा चार ठिकाणी वाटून देऊन कृपाळू देवाने इंद्राला शुद्ध केले देवांची नगरे जिंकून त्यांची अंतपुरे हिरावून घेऊन त्यातील सर्व स्त्रियांना मुरदैत्याने कोंडून आपल्या स्वाधीन ठेवले होते पण श्रीहरीने त्याला मारले म्हणूनच त्याला मुरारी हे नाव प्राप्त झाले त्या मुरारीने मूरदैत्याला मारून देवस्त्रियांना त्यांच्या बंदी सोडवून देवांचा स्वाधीन केले जो असुरांचा शिरोमणी द्वेष्ट्याचा अग्रणी कानाने हरीचे नाव ऐकताच मनात अति क्षुब्ध होऊन ज्याच्या अंगाचा भडका उडत असे जो क्रोधाचा पूर्ण सागर अविवेकाचा महानिधी हरीचे स्मरण करणाऱ्या आपल्या पुत्रालाही ज्याने अतिशय छळले जो अभिमान मदाने उत्पन्न झालेला हिरण्य कश्यपो त्याला स्वतः रूप धरून आपल्या नखाच्या धारांनी मारले साधूंना अभय देणाऱ्या कैवार घेणाऱ्या हरीने ही व अशीच आणखीही अनेक अवतार कार्य केली देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असुर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला तसेच मनवंतचा बहाणा करून ही पृथ्वी दैत्येतन देवतांना ती दिली समुद्रमंथनाच्या शेवटी क्षीरसागराच्या तेरावर देव व असुर यामध्ये अमृतासाठी मोठा कलह माजला तेव्हा ज्या रूपाला पाहून अमृतही फिके पडते ते मोहिनीचे रूप भगवाना घेतले व त्या मोहिनीच्या अवताराने अमृत दिले त्यावेळी राहू चोरून अमृताचा घोट घेत असताना त्याचा शिरच्छेद केला व त्याच्या धडावर स्वतः म्हाळसेच्या रूपाने निवास केला देवांचा सहाय्य करता नारायण द्वारकेमध्ये कुशाचे निर्दलन करून लवणासुराला मारून आपण स्वतः कुमारूपाने अवतीर्ण झाला याप्रमाणे प्रत्येक मनवंतरात आपल्या भक्तांचा कैवारी श्रीहरी देवांच्या कार्यासाठी स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतो तो देवांचा सहाय्य करता जगतजीवन स्वतः वामन रूप बेऊन याचक झाला आणि त्याने देवांचा अपमान भरून काढला बळी दानाच्या योगाने समर्थ होता त्याच्याबरोबर देवांना युद्ध कर तेव्हा त्रिविक्रम रूपाने त्याने त्रिभुवन व्यापले व याचनेच्या निमित्ताने बळीला ठकवले पण बळीची भावना प्रबल होती त्या सामर्थ्याने त्याने श्रीहरीला द्वारपाल केले याप्रमाणे विष्णू आपल्या भक्तांना छळून छळून त्यांचे सत्व पाहतो व शेवटी त्या भक्तांचाच दास होऊन स्वतः त्यांचे दास्य करू लागतो या प्रकारे बळीचा छळ करून नारायण त्याच्यापासून सर्व त्रैलोक्य हिरावून घेतले व ते देवांना अर्पण करून त्यांना सुखी केले परशुराम अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले ते म्हणजे हैहयवंशाचा है नाश करण्यासाठी भृगुअंशामध्ये पेटलेला अग्नी होते त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उद्ध्वस्त केली त्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो तो पुरुषोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम झाला आणि त्याने आपल्या प्रतापाने सर्व क्षत्रियांचा पराक्रम फुकट घालवला त्या गो ब्राह्मणांच्या कैवारी नारायणाने सहस्रार्जुनाच्या हजारो भुजांचे तुकडे तुकडे करून त्याचा संहार केला दानव कुळाचा नाश केला जमदग्नीचा कोपाग्नी परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित झाला व त्या अग्नीने हयहयव कुळाला जाळून 21 आदिपुरुष पराक्रमी वीर व सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ आहे रामनामाने पापे पळून जातात रामनाम घेणार वंदन करतो श्री राम श्रीरामनामाने गणिकेच्याही पापाचा नाश केला रामनामाचा कळीकाळाला धाक वाटतो यमदूतांना कोणी भीक घालीत नाही रामनामाचा गजर जन्म नाहीसे करतो तो देवांचा बंदिवास सोडवतो नवग्रहांची बेडी तोडतो त्याने रामराज्याची कीर्ती तिन्ही लोक पसरली आहे ज्या रामनामाच्या सामर्थ्यानेच समुद्रात शिळा तरतात व वानर असुरांना मारू शकतात ज्याने सोन्याची लंका नगरी शरणागत शिलाहून पडलेल्या अहिलेचा नुसत्या चरणस्पर्शाने उद्धार केला जो आपल्या भक्तांना जीव कि प्राण वाटतो तो साधार अवतारी राम हे राजा अद्यपि या पृथ्वीवर वसत आहे त्रेता ही कथा द्रुमिला सांगितली जपतो श्री श्री तो मनुष्यातील श्रेष्ठ पुरुष कर्म व अकर्म यांना उल्लंघून जातो असे हे रामनाम कोणत्याही निमित्ताने जरी कानावर पडले तरी कळीमळाचे दोष नामोच्चाराच्या सामर्थ्यानेच नाश पावतात अशी रामनामाची ख्याती आहे त्याने जगदोद्धाराने आपली कीर्ती पसरली जे रामचरित्र ऐकतात व गात ते धन्य होतात यापुढे यदुवंशात जन्म घेतील आणि देवताही करू शकणार नाहीत अशी कर्मे करतील पुढे भगवानच बुद्धाच्या रूपाने प्रकट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी त्यांना मोहित करतील कलियुगाच्या शेवटी कलकी अवतार घेऊन तेच शूद्र राजांचा वध करतील हे राजा आता मी तुला भावी अवतारांचा वृत्तांत सांगतो श्रीकृष्णावताराची कथा अत्यंत विचित्र व अद्भुत आहे जो परावाणीहून अगदी पलीकडे आहे जो अज अक्षर वेदशास्त्रांचा अविषय तो हा श्रीकृष्ण पूर्णावतारच होय जेथे रामाचा प्रवेश होत नाही रूपाला अवकाश मिळत नाही ज्याच्या स्वरूपी ब्रम्हत्व ही संभवत नाही तो हा श्रीकृष्ण अवतार होय जो वर्णाश्रमांच्या मर्यादेत सापडत नाही ज्याला ईश्वरत्वाचाही स्पर्श सहन होत नाही जो अज अव्यय व स्वरूपाने आनंद तोच स्वली हा स्वलीलेने श्रीकृष्णनाथ अवतार होय याप्रमाणे हा श्रीकृष्णाचा अवतार गुण धर्म व कर्म यांनी रहित आहे स्वत जगन्नाथ स्वच्छेने यदुवंशात प्रकट झाला ज्याप्रमाणे पाण्याचे तरंग अतिशय चंचल भासतात पण ते सर्व पाणीच असते माती काळी लाल पांढरी इत्यादी अनेक रंगांची असते पण ती केवळ पृथ्वीच साखरेच्या खड्याला जी गोडी असते तीच त्याच्या कणाला त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हा यदुवंशातील पूर्णावतार होय दीप लावताच त्याचे ते जसे चौकडे फाकते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने उपजताच बालपणी विचित्र करनी केली जे ब्रह्माधिक देवही करू शकले नाहीत ते सर्व या देवाधि देवाने बाललीलेने अनायासाने अनाया करून दाखवले मुखाने वणवा गिळला नखाने पर्वत उचलला आणि पुतनेचे प्राण विशासह प्राशन केले गोवत्सांचा अपहार करणे या निमित्ताने त्याने ब्रम्हदेवालाही वेड लावले स्वत एक व अद्वितीय असतानाही गायींची सर्व वासरे व वा गोप या सर्वांचा वेश घेतला नीती यांचा द्रोह करणारे असे पृथ्वीला भारभूत राजे त्यांनी किती मारले याची गणनाच नाही कित्येकांना सैन्याच्या हातून कित्येकांना स्वतः आपल्या हाताने दुसऱ्या कित्येकांना आणखी काही उपाय योजून कौरव व इतर क्षत्रिय यांना भूमीसाठी कलह उत्पन्न करून व शिशुपाला अग्रपूजेच्या निमित्ताने हो शिक्षा करून हो हे राजा त्याचे हे अवतार कौतुक तू पुढे अवश्य पाहशील जशी जशी अहोरात्र लोटेल तसे तसे तो नवे नवे चरित्र दाखविल केवळ पवित्र भक्तच त्या कृष्ण पात्र होतील श्रीकृष्णाची ती लीला म्हणजे साधूंचा अवर्णनीय व नित्यनवा असा स्वानंद सोहळाच होय तू तो आपल्या डोळ्यांनी पाहशील हे भूपते तोच भगवान पुढे बौद्धरूपाने दृढ मौन न धरील तेव्हा कर्म व अकर्म यांचे विवेचन कोणालाही कळेनासे होईल तेव्हा तो तटस्थ राहून सर्वदा महावादाला प्रवृत्त करील आणि त्या वादाच्या निष्पिशाने तो सर्वदा मद व महामोहवाळ यांना वाढविल तो दुर्घट मोह उत्पन्न करील दांभिकांकडून कर्म करील कित्येक कर्म कर्मभ्रष्टच होतील आत्महित कोणते हे चांगल्या प्रकारे कोणालाच कळणार नाही वेदांना अप्रमाण मानून वेदविधींना उल्लंघून केवळ महामोहात्मक मत तो जगात माजवी मोह सर्वांचा छळ करील कित्येकांना ज्ञानाचा प्रबळ अभिमान होईल सर्व लोक कर्माची निंदा करून ते केवळ जाड्य आहे असे समजून त्याचा त्याग करतील मोहाची स्थिती इतक्या पूर्णावस्थेस आली असता कलियुगाची प्रवृत्ती होईल त्यानंतर नीच लोक राजे होतील व चोरांप्रमाणे प्रजेला ना गवतील शूद्रांहूनही निकृष्ट असलेले लोक अतिश्रेष्ठ राजे होऊन ते वर्ण आश्रम व इतर जाती भ्रष्ट करतील कलियुगात असे अतिअधर्मी व मोठे पापी राजे होतील अपराधा वाचून वाटेल त्याला मनसोक्त दंड करतील सन्मार्गस्थांचा कोणमारा करतील लोकांच्या सर्वस्वाचा भयंकर अपहार करतील वस्तुत राजा हे दुर्बळाचे बळ आहे पण कलियुगात स्वत तो प्राजाच प्रजेला नागविल राजांमध्ये पुढे असा अधर्म उद्भवेल व गरुडध्वजाला तो सहन होणार नाही अधार्मिक लोक स्वधर्मनिष्ठांना अशा रीतीने छळू लागले असता श्री श्रीनारायण कल्की अवतार धारण करतील व आपल्या प्रबल शस्त्रधारेने अशा दुष्ट राजांचा संहार करून महामोहाला समूळ उपटून टाकील टाकतील त्यावेळी धर्माची पहाट होईल सत्याचा चौपट उत्कर्ष होईल वेदोक्त विधान प्रकट होईल व सर्व लोक स्वधर्माने वागू लागतील हे विदेह अनंत कीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे हे राजा ज्या भगवानांची नामे अवतार जन्म चरित्र व कर्म ही सर्व अनंत आहेत व ज्या हरीची सर्वोत्तम कीर्तीही अनंत आहे त्या अनंताचा महिमा काय वर्णावा त्यांच्या जन्मकर्मांना सीमा नाही तथापि हे राजा मी तुला हा त्याचा महिमा थोडक्यात सांगितला आहे भगवानांचे हे अवतार विचित्र कर्मे व चरित्रनामे ऐकून राजाच्या अंतकरणाला प्रेमाचा पाझर फुटला त्याचे सर्व मनोधर्म शांत झाले ज्या ज्या अवतारांमध्ये देव सगुण झाला वर्णन करतात व ज्यांच्या वचनाने श्रोत्यांचे अंतकरण शांत होते ते हरिभक्त धन्य धन्य होत श्रोत्यांची वृत्ती शांत झाली कि वक्त्याला परमसंतोष होतो आणि श्रोता व वक्ता या दोघांचीही वृत्ती तन्मय झाली असता ग्रंथ सर्व साहित्य गुणांनी युक्त असा होन। सरस स्वभावात वाहू लागतो चकोराची तोंडे जशी उघडतात त्याप्रमाणे श्री जनार्दन स्वामी व इतर संत यांच्या कृपेने या एकनाथाला वाचा फुटली आहे सूर्यकिरणांचा स्पर्श होता जसा कमळाचा कळा आपोआप फुलतो त्याप्रमाणे संतांच्या कृपा प्रसादाने हा ग्रंथ अर्थज्ञानाने आपोआप विकास पावत आहे त्यांच्याच कृपेने खरोखर श्रीमद भागवताचा हा अर्थ आपोआप बाहेर पडत आहे आता पाचव्या अध्यायातील कथा श्रोत्यांनी सावधान मनाने ऐकावी राजा जे गोड प्रश्न करील ते ऐकून श्रोत्यांचे कोड पुरतील साधकांची साधनेच्छा पूर्ण होईल व धर्माचा निवाडा होईल त्यात भजनाला भजनाची हातवटी साधेल ती कथा फार सुंदर होना राहे। ही अतीशे रसाला त्या प्रश्नोत्तम आप निरूपण संतांच्या श्रवणांना भरून काढील श्री जनार्दनाच्या कृपेने हा एका जनार्दन ते पूर्णपणे सांगेल अंगात जसा पिशाचा संचार व्हावा आणि मग त्याने घुमावयास लागावे त्याप्रमाणे एका जनार्दनाने स्वतःच हे कवित्व करणे आहे इतिश्रीमद्गवत पुराणातील एकादश स्कंधाचा परमहंसंहितेमधला श्रीधर एकनाथ विरचित टीकानुसार विष्णुशर्मकृत सान्वयार्थ भावार्थासह निमिजायंत संवादातील माया कर्मब्रम्ह निरूपण नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला गोपाल कृष्ण भगवान की जय